पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण नववे अंग मेहनत सोळा नऊ एकोणीसशे तीस मंगल प्रभात अंग मेहनत प्रत्येक माणसाला आवश्यक आहे हा सिद्धांत प्रथम माझ्या मनाला भिडला टॉलस टॉयच्या एका निबंधावरून परंतु हा सिद्धांत इतक्या स्पष्टपणे पटण्यापूर्वीच रस्कींचे अन टू धीस लास्ट सर्वोदय वाचून लगेच मी त्याची आचरणी करू लागलो होतो अंग ब्रेड लेबर या इंग्रजी शब्दाचे भाषांतर आहे, ब्रेड लेबरचे शब्दच्या भाषांतर रोटीसाठी मेहनत रोटीसाठी प्रत्येक माणसाने मेहनत क्लीच पाहिजे शरीर वाकविले पाहिजे असा ईश्वर नियम आहा या सिद्धांताचा मूळ शोध टॉलोस्टायचा नव्हे तर बऱ्याच अप्रसिद्धी अशा बुरनेही नावाच्या रशियन लेखकांचा आह टॉलोस्टाने त्याला प्रसिद्धी देऊन आपलासा कला माझ्या नजरेला हाच सिद्धांत भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात दिसून येतो यज्ञ केल्याखेरीज जो खातो तो चोरीचे अन्न खातो अशा तऱ्हेचा भयंकर शाप यज्ञ न करणाऱ्याला दिलेला आहे या ठिकाणी यज्ञ याचा अर्थ अंग मेहनत किंवा रोटी मेहनत हाच योग्य दिसतो माझ्या मते तर हाच एक अर्थ शक्य आहे ते कसेही असो हाच आपल्या व्रताचा उगम होय बुद्धिवादानेही आपण या सिद्धांताशी येऊन पोचतो मेहनत करीत नाही त्याला खाण्याचा हक्कच काय बायबल सांगते तू आपली भाकर स्वतःच्या अंगातून घाम काढून कमवं खा कोट्या सुद्धा जर आपल्या पलंगावर लोळतच राहिला आणि तोंडात कोणी आणून घालील तेव्हाच खात गेला तर त्याला फार काळ खाता यायचे नाही त्याला अन्नाची गोडीही वाटणार नाही म्हणून तो व्यायाम वगैरे करून भूक लागेशी करतो आणि खाण्यासाठी तर त्याला स्वतःचेच हात तोंड हलवावे लागते जर अशा तऱ्हेने या नाही तर त्या रुपाने शारीरिक व्यायाम राव व रंक सर्वांना करावाच लागतो तर मग रोटी उत्पन्न करण्याचाच व्यायाम सर्वांनी का करू नये असा प्रश्न सहजीस उद्भवतो शेतकऱ्याला नाही कोणी हवा खायला की व्यायाम करायला सांगत आणि दुनियेतील नव्वद टक्क्याहून अधिक लोकांचा निर्वाह शेतीवरच चालला आहे त्यांचे अनुकरण बाकीच्या दहा टक्क्यांनी केले तर जगात किती सुख किती शांती व किती आरोग्य फैलावेल बरे शिवाय शेतीबरोबर बुद्धी मिसळल्याने शेतीच्या कामातील पुष्कशे क्लेश आपोआप दूर होतील तसेच अंग मेहनतीचा हा निरपवाद कायदा जर सर्वांनी मान्य केला तर उच्च व निष हा भरणार नाही सद्या जेथे उच्च निश्चितचा गंदई नसावयाचा अशा ठिकाणीही म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये हा शिरला आहे सर्व जगभर मालक व मजूर असे भडून राहिले आहेत आणि गरीब लोक श्रीमंतांचा हिवा करीत आहेत सर्वांनी जर आपापल्या पोटापुरते काम केले तर उच्च निषस निघून जाईल इतक्या उपरही धनिक वर्ग राहील त्याने आपल्याला आपल्या मिळकतीचा मालक न समजता केवळ रखवालदार किंवा पंच मानावे व तिचा उपयोग मुख्यतः केवळ लोकसेवेसाठी करावा ज्याला अहिंसेचे पालन करावायचे आहे सत्याची आराधना करावायची आहे ब्रम्हऱ्याला आपला जन्मस्वभाव बनवायचे आहे त्याला तर अंग मेहनत ही रामवानाप्रमाणे होते ही मेहनत खरे पाऊ असता शेतीचाच होय पण सध्या तरी अशी स्थिती आहे की ती करणे सर्वांना साधणार नाही शेती म्हणून सा शेतीचा आदर्श नजरेपुढे ठेवून शेतीच्याऐवजी माणसाने इतर कसली मेहनत केल्यासारखत नाही उदाहरणार्थ सुतार काम, सुतारकाम काम, इत्यादी इत्यादी प्रत्येकाने आपापला भंगी तर झालेच पाहिजे जो अन्न खातो त्याला मला त्या करावाच लागणार मला त्याग करणार आपला मळ पुरून टाकावा ही उत्तम रीत होय तेवढेच जमत नसेल तर प्रत्येक कुटुंबाने आपले काम करावे जेथे भंगी काम हा स्वतंत्र धंदा कल्पीला गेला आहे तेथे कसला महादोष शिरलेला असला पाहिजे असे मला आज कित्येक वर्षापासून वाटत आहे या आवश्यक आरोग्यदायक कामाला सगळ्यात प्रथम कोणी गणले असेल याचाही इतिहास आपल्यापाशी नाही ज्याने गणले त्याने आपल्यावर उपकार मात्र केलेला नाही आपण सर्व भंगी आहो ही भावना आपल्या मनात बालपणापासून टसली पाहिजे आणि ती तशी टसविण्याचा उत्तमात उत्ताव मार्ग हा आहे की ज्यांची समजूत पटली आहे अशानी अंग मिळणं सुरु ती पायखाने साफ करण्यापासूनच करावी असे जो ज्ञानपूर्वक करील तो त्याच क्षणापासून धर्माला निराळ्याच खऱ्या तऱ्हेने ओळखायला शिकेल मुले मातारे कोतारे व व्याधीग्रस्त लोक यांनी मेहनत केली नाही तर तो नियमाला अपवाद समजवायचा नाही मुलाचा समावेश त्याच्या आईच्या कामात होतो निसर्गाच्या नियमाचा भंग न होईल तर मातारेही पंगू बनणार नाहीत आणि रोग जवळपास फिरकेल तरी कशाला